करुणा देवी प्रकरण तिसरे शिरीष चे वाचक विद्या पाटील शिरीष करुणी समजूत घालीत होता परंतु तिचे अश्रू थांबत ना करुणे किती रडशील जाण्याशिवाय गत्यंतर नाही पुढे मी तुला नेईन सुखी करी। पुढे काय होईल कोणाच माहीत मोठ्या शहरात मोह असतात शिरीष मी खेडव मी तुला मग आवडणार नाही मुख्य प्रधानाची बायको मी शोधणार नाही माझ्यामुळे तुला कमीपणा येईल मला न्यायची तुला लाज वाटेल माझ्यावर तुझा विश्वास नाही का तुझे प्रेम का मिसरेन तुझे प्रेम बळकट असेल तर ते मला ओढून आणल ते आपली ताळताळटूट करणार नाही उगी आता उजाडेल चल आपण बागेत जरा फिरू दोघे बागेत गेले एक सुगंधी फुल तोडून करुणेने शिरीष दिले आणि शिरीषने एक फुल तोडून तिच्या केसात खोडले इतक्यात मित्र प्रेमानंद ये प्रेमा ये शिरीष म्हणाला शिरीषला नका हो जाऊ देऊ तुम्ही त्याचे मित्र शिरीष माझे ऐकत नाही परंतु तुमचे ऐकेल सांगा त्याला करुणा घेवी म्हणाली पत्नीपेक्षा का मित्राचे प्रेम अधिक असते प्रेमानंद हो, जवळचा ती म्हणाली करुणे तू खुळी आहेस शिरीष म्हणाला खुळ्या बायकूला तू कशाला उद्या नेशील खरे ना हो प्रेमानंद प्रदान झाल्यावर शिरीष मला नेईल का नेईल त्याने ना नेले तर तुम्ही जा त्याने घालवले तर राजा दाद मागा पती पत्नीची ताताळूट करणारा राजा न्याय थोडाच देईल करुने राजा पुण्यश्लोक राजाला नावे ठेवू नकोस प्रेमानंद मी आता जाईन माझे वृद्ध आई बापांची काळजी घे करुणा आहेच ती त्यांचा सांभाळ करील परंतु तुझेही लक्ष असू दे तुम्ही दोघे आहात म्हणून मला चिंता नाही करुणे त्या उगवत्या सूर्यनारायण साक्षी ठेवून शपथ घे सासू सासऱ्यांची मी सेवा करेन शिरीष शपथ रे कशाला तुझा शब्द मला वेद वाक्य आणि मी कधी तरी त्याची अवज्ञा केली आहे का तरीही शपथ घेते गे। हां, उगवत्या सूर्यनारायणा तू जसा कधी उगवायचा तू माझे भस्म कर झाले ना श्रीष समाधान इतक्यात घोडेस्वर आले श्रीष करुणे आला प्रेमानंद बरोबर होता आईबाप रडू लागले आई नको रडू बाबा नका रडू करुणा तुमची काजी घेईल सारे मंगल होईल शिरीष म्हणाला बाळ पुन्हा कधी रे भेटशील कधी दिसशील माता म्हणाली सुखदेव सावित्रीबाई रडू रखा, शिरीष मोठा होईल प्रधान होईल आपल्या गावाचे नाव होईल शिरीष प्रधान झाल्यावर गावाला विसरू नकोस हो शेजारी म्हणाले नाही विसरणार माझ्या आई बापांना सांभाळा करुणेला मदत करा तो म्हणाला काळजी नको करू लोक म्हणाले आईबापांच्या पायाकडून व करुणेचा आणि प्रेमानंदाचा निरोप घेऊन शिरीष निघाला तो घोड्यावर बसला गेले घोडे शिरीष मागे वळून पाहत होता गेले घोडे वाऱ्यासारखे गेले लोक आपापल्या घरी गेले सुखदेव व सावित्री घरात आली तरुणा घरात आली ती रडत होती करुणे रडू नस प्रेमानंद म्हणाला मी एकंदरीत दुर्दैवीच आहे ती म्हणाली करुणे अशुभ मनात आणू नये तो म्हणाला परंतु येते त्यांना काय करू ती म्हणाली कर्तव्य करणे एवढे आपले काम असे म्हणून प्रेमानंद निघून गेला